पाचवा, स्वरूपाचे वर्णन देव अत्यंत वेगाने वैकुंठाजवळ येऊन पोहोचले सर्व प्रकारे सुशोभित असलेले ते वैकुंठपूर देवांनी पाहिले तेथील विष्णूचे स्थान सरोवर वापी आणि नद्या सुखदायक आणि सुंदर होते शब्द करणाऱ्या हंस सारस चक्रवाक आदी पक्षांनी ते भूषित झालेले होते चंपक अशोक कल्हार मंदार आणि बिलक आम्ही कोकिल पक्षांचे मयुरपिच्छे आणि भ्रमरांचा गुंजारव यांच्या योगाने रम्य झालेली दिव्य उपवने भक्तीपर स्तुतीस्त्रे गाणारे सुनंदन वगैरे सर्व तऱ्हेच्या श्रवण सौंदर्याची आणि दृष्टीसुखाचा आस्वाद घेत सर्व देव वैकुंठाची मुक्तपणे स्तुती देवगंधर्व गायन करीत अप्सरा नृत्य करीत किन्नर मधुर स्वरांचे आवाज करीत तेथे विहार करीत होते वेदाध्ययन करणाऱ्या ऋषीमुनींच्या सुक्तातील स्तुतिस्तवनामुळे ते वैकुंठपूर अत्यंत आकर्षक भासत होते विष्णूच्या पैकी एक जण आत जाऊन आम्ही सर्व ब्रह्मदेवादी देव ब्रम्ह शिवादी देव विष्णू दर्शनासाठी आतुर झालो आहोत असा निरोप भगवंतांना सांगा हे विजय आत गेला आणि भगवान विष्णूंना म्हणाला हे रमाकांता हे शत्रुनाशका सर्व देव दारापाशी येऊन उभे आहेत सर्वजण तुमची स्तुतीस्त्रोत्रे गात आहेत आणि दर्शनाची इच्छा करीत आहेत हे, हे भाषण ऐकताच प्रत्यक्ष भगवान आपण स्वतःच देवांच्या भेटीसाठी बाहेर आले अत्यंत श्रमाने कृष झालेले देव दारात उभे असलेले पाहून भगवंतानी आपल्या प्रसन्न दर्शनाने सर्व देवांना आनंदित केले नंतर वेदांनी स्वरूप निश्चित केलेल्या भगवंताची सर्व देव आपल्या कुवतीप्रमाणे स्तुती करू लागले देव म्हणाले हे जगन्नाथा हे दया सिंधो हे उत्पत्ती स्थिती लयकारका हे महाराजा आम्हा शरणागतांचे तूरक्षण कर विष्णू म्हणाले हे देवानो तुम्ही प्रथम आसनावर बसा तुमची सर्व खुशाली मला सांगा आपण सर्वजण एकत्रित होऊन येथे इतके दिन का झाला जे तुमचे काम असेल ते अगदी त्वरेने निवेदन करा देव म्हणतात वर प्राप्तीमुळे मत्त झालेला पापी दुराचारी महिषाने आम्हाला अत्यंत पिढले आहे ब्राह्मणाने अर्पण केलेले सर्वांना अजिंक्य झाला आहे तेव्हा ह्या संकटाचे महत्व लक्षात घेऊन आम्ही तुला शरण आलो हो। आहोत आम्हाला या संकटातून सोडवण्यास तूच समर्थ आहेस तरी हे दैत्यनाशका महिषाच्या नाशाचा कोणता तरी उपाय कर हे दैत्यनाशका कृष्णा तू कोणत्याही उपायाने त्याच्या वधाची निश्चिती कर। करुषाच्या हातून तुझा वध होणार नाही असा या ब्रह्मदेवानेच त्याला वर दिलेला आहे सांप्रत त्या दुष्टाचा वध करण्यास कोणतीही समर्थ स्त्री आम्हाला दिसत नाही प्रत्यक्ष लक्ष्मी उमा शची सावित्री यापैकी तरी कोण समर्थ आहे तेव्हा हे भक्तांचे रक्षण करणाऱ्या तू महिषाच्या मरणाचे काहीही कारण शोधून काढ आणि देवांचे कार्य कर हे भाषण एकतास विष्णू हसत म्हणाले देव हो आपण सर्वांनी पूर्वी त्याच्याशी युद्ध केले पण तो अवधच राहिला तस्मात आता त्याच्याशी युद्ध करण्यात यश नाही आपल्या सर्व देवांच्या तेजामुळे आणि श्रेष्ठत्वामुळे जर आपण एखादी समर्थ स्त्री उत्पन्न केली तर तीच महिषाचा वध करील आपल्या तेजोराशीतून स्त्री रूप उत्पन्न व्हावे म्हणून आमच्या स्त्रियांनी आमच्या तेजाच्या राशीत आपले तेजविलीन करावे मी ब्रह्मा रुद्र प्रभूती देव आमची संपूर्ण त्रिशुलादी आयुधे तिला देऊ म्हणजे सर्व गुणनायका या सर्व अशी ती देवी महिषाचा नाश करील येणेप्रमाणे भगवान विष्णूंनी सांगितले असता त्याच क्षणी ब्रह्मदेवाच्या मुखातून एक दुस्थ तेजोराशी बाहेर पडला तो वर्णाने आरक्त आणि शुभ होता त्याच्या ठिकाणी शंकर आणि विष्णूंनी तो तेजोराशी अवलोकन केल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटले असेच शंकराच्या शरीरातूनही एक अभूतपूर्व तेज बाहेर पडले ते रौप्यवर्णाचे होते ते उग्र प्रचंड होते ते पर्वतमय आणि जणू दुसरा तमोगुण असे होते नंतर महाविष्णूच्या शरीरातून सत्वगुणी नीलवर्ण आणि महा तेजस्वी तेजोगोल उत्पन्न झाला इंद्राच्या शरीरातून घन असे चित्रमय सर्व गुणयुक्त आणि असही असे तेज निर्माण झाले अशा प्रकारे कुबेर यम अग्नी वरून ह्या सर्वदेवेश्वरातून अशीच अनेक तेजे बाहेर पडली लोळ पाहून देवांना सौंदर्य संपन्न आणि महा तेजस्वी अशी स्त्री निर्माण झाली ती सर्व देवदेवतांच्या पासून उत्पन्न झाली असल्याने त्रयोगुणांनी आणि त्रिवर्णांनी युक्त होती तिला अठरा हात होते ती विश्वमोहिनी होती तिचे मुख श्वेतवर्णी होते ओष्ट आरक्त होते सर्व अलंकारांनी ती विभूषित होती हजारो भूषणांनी ती युक्त होती ती महालक्ष्मी केवळ असुर करताच निर्माण झाली होती ही सर्व हकीकत ऐकून जन्मेजय म्हणाला हे महामनिश्रेष्ठ आपण त्या भगवतीच्या शरीराचे वर्णन करा तिचे कोणते अवयव कोणत्या देवापासून निर्माण झाले का ते सर्व तेजांचा एकाच मिश्रणाचे होते त्याचप्रमाणे कोणी तिला कोणती आयुधे दिली हे सर्व श्रेष्ठाणी चरित्राचे अमृत सेवन केल्याशिवाय मला चैन पडत नाही व्यास म्हणाले हे कुरुश्रेष्ठा ती सविस्तर हकीकत मी तुला यथामती सांगतो कारण प्रत्यक्ष ब्रम्हदेवही तिचे वर्णन करू शकणार नाही मग तिचे परिपूर्ण वर्णन मी कसे करू शकणार ती उत्पन्न झाली हेच मी शब्दांनी सांगतो कारण ती नित्य देवकार्य सिद्धीच नेण्याकरता एखाद्या नटसम्राटाप्रमाणे ही देवी अरूप आणि निर्गुण असूनही लिलया अनंत सगुण रूपे धारण करते ज्याप्रमाणे व्यवहारात दुसऱ्यास अर्थबोध करून देण्यासाठी आपण वाक्य तयार करतो त्याप्रमाणे भगवतीच्या स्वरूपाविषयी आहे तेव्हा हे राजा मी आपल्या कुवतीप्रमाणे तेजसमूहापासून तिचे रूप कसे उत्पन्न झाले ते तुला कथन करतो शंकराच्या तेजामुळे तिचे मुखकमल प्रचंड आणि शुभ असे श्वेतवर्णाचे झाले यमाच्या तेजाने तिचे केश मेघवर्णी असून दीर्घ वक्रग्रांनी युक्त आणि मनोहर झाले संध्याच्या तेजामुळे तिच्या भिवया वक्रेज मदनाची धनुष्यच अशा झाल्या वायूच्या तेजापासून तिचे कर्ण प्रबल झाले ते मदनाच्या झोपाळ्याप्रमाणे भासत होते कुबेराच्या तेजापासून तिची नासिका अतिव सुंदर आणि स्निग्धवर्णी झाली तिचा आकार तिलपुष्पाप्रमाणे होता त्याचप्रमाणे दक्षा दिकांच्या तेजामुळे उत्पन्न झालेले तिचे दंत कुंद कलिकेसारखे तेजस्वी आणि तुळतुळीत होते अरुणाच्या तेजाने तिचा अधर अतिशय लाल तर कार्तिकाच्या तेजाने तिच्या उत्तरोष्ठात रमणीय तेची भर पडली होती तिचे अत्यंत शुभ असे हात विष्णूच्या तेजापासून निर्माण झाले अष्टवसूंपासून तिच्या अंगुळी आरक्तवर्णी झाल्या सोमाच्या तेजामुळे तिचे स्तन पुष्ट असे झाले इंद्राच्या तेजामुळे तिच्या मध्यभाग तीन वळ्यानी युक्त झाला तिच्या मांड्या आणि पोटर्या वरुणाच्या तेजाने उत्पन्न झाल्या आणि भूमीच्या तेजाने तिचा विपुल कटीप्रदेश निर्माण झाला तेव्हा हे जन्मेजया अशा प्रकारे सर्व देवांच्या तेजोराशी उत्पन्न झालेली ही देवी उत्कृष्ट बांधा सुंदर स्वरूप आणि अतिव मनोहर स्वर यांनी मंडित होती ती स्त्री दृष्टी पडताच देवांच्या मनातील महिषासुराची भीती पार मावळून गेली ते अत्यंत आनंदीत झाले नंतर विष्णू सर्व देवांना म्हणाले हे देव हो आता आपली सर्व शुभ आणि आयुधे हिला द्या आणि आता त्वरा करून नाना प्रकारची तेजस्वी आयुधे निर्माण करून हिला अर्पण करा अध्याय आठवा समाप्त